पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्यापाटील प्रकरण अठरावे भिकारी गांधीजी सार्वजनिक कामा जास्त जास्त गुंतत गेले आणि कुटुंबाकडे किंवा वकिलाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळण्याचा झाला त्यांच्या असं लक्षात आलं की, लक्षा की जनतेची सेवा करायची असेल तर आपणहून गरिबीचं व्रत घ्यायला पाहिजे सर्व सुखसोयी आणि शेणीच्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत स्वतःची सर्व संपत्ती मालमत्ता यांचा त्याग केला पाहिजे एक वेळ अशी आली की त्यांना स्वतःची मालमत्ता हा गुन्हा वाटू लागला आणि तिचा त्याग करणं ही मोठी आनंद देणारी घटना ठरली एका पटोपाठ एक गोष्टी त्यांच्यापासून दूर गेल्या त्यांनी आपल्या वडील परिजित मालमत्तेवरचा हक्क सोडला त्यांच्या अयुर्म्याचे हप्ते बंद केले ज्या वकिलीतून महिना रुपये मिळत ती वकिली बंद केली त्यांना दक्षिण आफ्रिकेत भेटीदाखल मिळालेलं सोनं चांदी हिरे आणि फिनिक्स आश्रमाची किंमत रुपये पासष्ट या सगळ्यांचा सार्वजनिक कामासाठी विश्वस्त निधी निर्माण केला आणि स्वतः जीवनातली सुरक्षितता नाकारली आणि स्वतःची पत्नी मुलगे आणि नातेवाईकांनाही कठोरपणे ती नाकारायला लावली त्यांच्या आयुषची शेवटची चाळीस वर्ष ते मित्र आणि भक्तांनी स्वेच्छेने दिलेल्या दानावरच जगले टॉलस्टाय आश्रमातही गांधीजी आणि त्यांचा परिवार यांचा खर्च त्यांचे जर्मन मित्र कलन बाग भारतातले सर्व आश्रम दानावरच चालत पंडित मालव्यांना भिकाऱ्यांचे राजपुत्र म्हणत तर गांधीजी भिकाऱ्यांचे राजा होते सार्वजनिक कारणासाठी भिक्षानदेही करणाऱ्यांच्या इतिहासात गांधीजींनी जागतिक उच्चांग निर्माण केला दक्षिण आफ्रिकेत त्यांना स्वतःमधल्या या क्षमतेचा शोध लागला तेव्हा त्यांच्यावर नाताळ भारतीय काँग्रेसच्या सभासदांनी दिलेल्या वर्गण्या गोळ्या करण्याची जबाबदारी होती एकदा संध्याकाळी उशिरा ते एका श्रीमंत दात्याकडे गेले त्यांना ऐंशी रुपये घ्यायचे होते पण सर्व मार्गाने विनंती करुनही त्यांनी फक्त चाळीस रुपये दिले गांधीजींना भूक लागली होती ते दमले होते पण ते चिवट होते ते रात्रभर तिथे बसले आणि सकाळी त्यांना ऐंशी रुपये मिळाले दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांच्या ऐतिहासिक जगड्यांमध्ये सामील झालेले पाच विरोधक आणि त्यांचे कुटुंब यांना मदत करण्यासाठी निधी उभारण्याची जबाबदारी गांधीजींवर होती रोजचा खर्च तीन रुपये होता गांधीजींच्या मागणीला भारतातून चांगला प्रतिसाद मिळाला राजपुत्रांनी आणि व्यापाऱ्यांनी पैसे पाठवले काँग्रस्त अधिवेशनात गांधीजींच्या मोहिमेसाठी मदतीचं आव्हान केल्यावर लोकांनी नोटांचा आणि सोन्या चंदीचा अक्षरशः वर्षाव केला गांधीजींनी सर्व देणग्यांच्या पावत्या दिल्या आणि खर्चाच्या तपशिलावर हिशेब सादर कला दात्यांच्या भावनांचा ती नेहमी आदर करीत आणि ज्या मदतीसाठी देणगी आली असेल त्या व्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी एक पैसासुद्धा वापरत नसत सार्वजनिक पैसा योग्य प्रकारे खर्च करण्याबाबत तार जागरूक होत जेव्हा काही लोकांनी आव्हान दिलं तेव्हा त्यांनी टिळक स्वराज्य फंडाचे हिशेब टीकाकरणी तपासावेत असं आमंत्रण दिलं कारण टिळक स्वराज्य फंडातून तीन महिन्यात एक कोटी रुपये जमवण्याचं लक्ष होतं एका मित्रानं विनंती केली की गांधीजी एका नाटकाला दहा मिनटं जरी आले तरी त्यातले नट पन्नास रुपये देतील गांधीजींनी ही विनंती मान्य केली नाही तरीही एक कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी जमला त नमी हजारो श्रीमंत लोकांचं या मोहिम स्वागतच आहे तरीही गरीबांकडून आलखा एकेका पैशानं एकेका रुपयानं कार्याला खरा आशीर्वाद मिळतो जाणतपणानं दिलेला एक पैसा म्हणजे दात्यानं स्वराज्याबद्दल व्यक्त केलेला निर्धार आहे गरीब वृद्ध माणसं त्यांच्या थरथरत्या बोटांनी घट्ट बांधून ठाठी सोडून देणगी दाखल देत तेव्हा दृश्य गांधीजींच्या मनात कोरलं जाई स्वखुशीनं त्यांनी आपली बचत त्यांना सुपूर्द करणं याचं गांधीजींना फार कौतुक वाट टिळक स्वराज्य फंडाखेरीज गांधींनी काहींच्या स्मृतीसाठी फंड जमावले हो त्यात हुतात्मा झाल वली अम्मा ही मुलगी गोखले लजपतराय देशबंधू दास अँड्र्यूज आणि जालियनवाला बागेचे हुतात्मा होते त्यांनी लोकांना सांगितलं होतं की जालियनवाला बाग स्मारक उभं करण्यासाठी निधी जर ठरलेल्या वळ जमा झाला नाही तर तो त्यांचा आश्रम विकतील आणि जे जे देणं शक्य आहे ते सगळं देतील दोन महिन्यात दहा लाख रुपये जमले देशबंधू स्मारक निधीसाठी त्यांना जेवा कळलं की रवींद्रनाथ टागोर शांतीनिकेतनासाठी पैसे जमा करण्यासाठी त्यांच्या नाटकांचे प्रयोग घेऊन देशभर हिंडत आहेत त्यांनी त्या ते वयस्कर कविवऱ्याचं मन वळवलं आणि त्यांचा दौरा थांबवण्याची विनंती केली त्यांना पहिला हप्ता म्हणून पन्नास हजार देणगी दिली जेव्हा पूर ए दुष्काळ पडे भूकंप होत तेव्हा हा महात्मा भिक्षा मागायला बाहेर पडे खादीच्या प्रचारासाठी आणि अस्पृश्यतेचं पाप धुवून काढण्यासाठी त्यांनी भारतभर झंझावाती दौरे केले हरिजन फंडासाठी त्यांनी दोन कोटींपेक्षा जास्त रुपये जमा केले जर गरजूंना जेवण देण्यासाठीच कुणी पैसे देत असेल तर गांधीजी ते नाकारत असत त्यांचा असा विश्वास होता की माणसाची खरी गरज अन्नाची नसते तर आत्मसन्मानानं जगणारा माणूस म्हणून त्याला सन्मानानं जगता ओढ असते ज्याच्या अंगावर कपडा नाही त्याला कपडा देऊन मी कुणाचा अपमान करणार नाही कारण त्यांना गरज कापड्याची नाही तर कामाची आहे मी त्यांना भाकरीचे तुकडेही देणार नाही आणि वापरलेले कपडेही तुरुंगात एका डॉक्टरांनी त्यांना एकदा विचारलं गांधीजी हट्टी कट्टी माणसं जर भीक मागत असतील तर त्यांना बंदी घालायला नको का तसा कायदा तुम्ही कराल का गांधीजी म्हणाले जरूर पण माझ्यासारख्या माणसांना मात्र भीक मागायचं स्वातंत्र्य असेल त्यांनी मागणाऱ्याचा निवड करण्याचा आग्रह जरू नये या वचनाला विरोध केला त्यांच्या घोषणा त्यांचा दात्यांशी होणारा संपर्क आणि वर देणगी स्वीकारण्यासाठी ते घालत असत त्या अटी हे सगळं विलक्षण वेगळं होतं रेल्वेगाडीत उभं राहून प्लॅटफॉर्मवर उभं राहून किंवा चालत्या मोटारीतून ते लोकांपुढे त्याचं भिक्षापात्र करत बहुतेक वेळा त्यांना भिक्षा देण्यासाठी झुंबड उडे शेकडो वृद्ध अपंग स्त्री पुरुष मैलोन मैल चालत त्यांना भिक्षा देण्यासाठी येत काही लोक त्यांच्या बागेतून वांगी भोपळे आणि भाज्या आणत एक निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना हाती कातलेल्या सुताचा ढीक दिला त्यांनी स्वतः विणलेल्या खादीचं कापड दिलं आणि स्वतः काही दिवस दूध तूप गहू न खात जमवलेले थोडे पैसे दिले एकदा एका विधवा बाईनं दोन आणखी उसने घेतले आणि गांधीजींना दिले तिला जेव्हा विचारलं तू दोन आणच का दिलेस ती म्हणाली मी काही ते मदत म्हणून दिलेले नाहीत तर माझं ते स्वप्न होतं सर्वस्वचा त्याग केलेल्या या महात्म्याला भिक्षा देण्याचं ते मी पूर्ण केलं काही लाख रुपये जमवणं हा त्यांच्या दृष्टीनं पोरखेळ होता ते ध्वनीक्षेपकावरून तार करून वृत्तपत्रातून भिक्षेचं आवाहन करीत एकदा त्यांनी एका पत्रकाराची हॅट काढून घेतली आणि तिचा भिक्षापात्र म्हणून उपयोग केला आश्चर्यचकित के झालेला तो पत्रकार गांधीजींच्या प्रयोगाचा पहिला बळी ठरला आणि त्याला त्या नव्या भिक्षापात्रात पैसे टाकावे लागले जेव्हा गांधीजी भिक्षा मागण्याच्या मुळीवर वर्माला ते सांगत होते चौऱ्याण्णव वर्षानंतर मी वर्मामध्ये येतो आहे दुष्काळ जरी चौदा वर्षात आला तर तुम्ही त्याचं दुःख करत नाही आणि धैर्यानं त्याला तोंड देता मी आशा करतो की तुम्ही या दरिद्री नारायणाच्या प्रतिनिधीचा भूक भागवाल कुणी सांगाव हा प्रतिनिधी पुन्हा कधीही इकडे येणार नाही श्रीमंत व्यापारी जेव्हा कंजूषपणे दान देत तेव्हा ते म्हणत दानाची ही यादी फाडून टाका आणि नवीन करा गुजराती लोकांच्या खिशात तर हात घालणारच कारण मी गुजराती चेट्टी आहे त्यांच्या या फटक्याचा परिणाम रक्कम दुप्पट होण्यात झाला श्रीलंकेच्या लोकांना ते म्हणाले जेव्हा महेंद्र श्रीलंकेला आले तेव्हा भारतातले लोक उपाशी मरत नव्हते हो आमचा तर सूर्य तळपत होता आणि आपण सगळे त्या गौरवात आमचे भागीदार होतात आपण जर ते जुनं नातं मानत असाल आणि त्याचा अभिमान बाळगत असाल तर केवळ पैसे देऊन चालणार नाही दागिने द्यायला हवेत एकदा कच्छच्या लोकांनी त्यांना म्हटलं आपण कच्छमध्ये जो पैसा गोळा कराल त्याचा उपयोग कच्छमधेच करावा तेव्हा गांधीजी म्हणाले जर माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला दान देत आहात तहा विश्वास ठेवा की हे पैसे केव्हा कुठे आणि कसे वापरायचे ते मला चांगलं माहीत आहे एकदा ते दुःखाने म्हणाले माझ्याजवळ हनुमानासारखी छाती फाडून दाखवण्याची ताकद नाही खात्री बाळगा तिथे तुम्हाला फक्त रामावरचं प्रेम दिसेल आणि राम मला लक्षावधी उपाशी तपाशी भारतीयांच्या चेहऱ्यावर दिसतो ते दिवसभरात अनेकदा बारासभा घेत आणि विनंती करत मला पाव आणा द्या अर्धा आणा द्या तुम्हाला जे शक्य ते हवं एक पैसा जा। सार्वजनिक सभांमध्ये ते मानपत्र स्वीकारत आणि विचारत थैली कुठे आहे कधी कधी ते म्हणत मी जाणार नाही मी इथे एकटा बसून राहीन आणि अशा प्रकारे लोकांना देणगी द्यायला लावत कधीकधी मोठा जनसमुदाय मध्यरात्रीपर्यंत थांबून राही कारण त्यांना कुणाला घर कुणाला दागिने धनादेश नोटा सोनं चांदी तांब्याची नाणे सुतांचे ढीग खादी द्यायची असे त्यांच्या अठ्ठराव्या वाढदिवशी त्यांना अठ्याहत्तर लाख सुतांचे हार दिले गेले एकदा त्यांच्या भिक्षेमध्ये कवडी सापडली होती त्यांनी त्या स्वात्यागाचं सर्वात मोठं प्रतीक वाटलं सोन्यापेक्षाही मौल्यवान एका खुनी माणसानं फाशीच्या तक्त्यावर चढण्याच्या वेळी सूचना दिली गांधीजींना त्याचं सर्व शंभर रुपये राष्ट्रीय कामासाठी देण्यात यावेत असं नियमी होईल की सभेत जमलेले पैसे मोजायला आणि उचलून न्यायला तिघा चौजंगांची मदत लागे एकदा एका कार्यकर्त्याने गांधीजींना त्यांच हात दाखवल तांब्याची नाणी मोजून हिरवत गरीब लोकांनी ही नाणी वर्षानुवर्ष जमिनीखाली पुरवून ठाली होती गांधीजी म्हणाल या देणगीमधीवाद उभा आह आपण या कामाकड समर्पण म्हणून पाहतो पण त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या निराश्रि काजळलेल्या जगात एक आशेचा किरण आह त्यांना हे उज्ज्वल भविष्याचं प्रसाद चिन्ह वाटतं आह पैशानं भीक मागण्याला विरोध करणं हा गांधीजीमधला एक विरोधाभास होता भिकाऱ्यांना आपल्या सगळ्या सन्मान बाजूला ठेवून भाकरीसाठी भीक मागणं त्यांना मुळीच पसंत नव्हतं भिकाऱ्यांना भीक देऊ नका काम द्या असं ते म्हणत भारतात जेव्हा फुकटच्या जादूंची संख्या छप्पन्न लाख होती गांधीजींना त्याचा फार राग होता अपंग लोक सोडले तर कुणाचंही समाजाला उपयोगी काम न करता लोकांच्या दयेवर जगणं त्यांना मान्य नव्हतं ते म्हणत भीक देणं आणि घेणं दोन्ही चुकीचं आहे त्यांना धट्ट्या कट्ट्या माणसानं भीक मागणं म्हणजे तर चोर होण्यासारखंच वाट बिहारच्या भूकंपाच्या वेळी भूकंपग्रस्तांना ते सांगत आपल्या अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी छावणीत काम करा नाही तर त्यांना लोकांच्या दयेवर राहण्याची सवय लागेल लोकांच्या दयेवर कोणीही जगणंबरोबर नाही त्यांना त्यांचा सल्ला असा होता प्रामाणिकपणे चांगलं काम करा मला भिकारी नको आहे काम मागा आणि ते विश्वासपूर्वक करा।, करा काम करा काम करा भीक मागू नका